अध्याय अठ्याय शिवा शिवांचे संकटमोचन राजाने म्हटले सर्व भोगांचा त्याग केलेल्या शंकरांना जे देव असुर किंवा मनुष्य भसतात ते बहुतेक धनसंपन्न होतात पण लक्ष्मीपती विष्णूंची उपासना करणारे मात्र साधारणतः तसे नसतात दोन्ही प्रभू एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत परंतु त्यांच्या उपासनांना त्यांच्या स्वरूपाच्या विपरीत असे फळ मिळते याविषयी माझ्या मनात मोठा संदेह आहे मी आपल्याकडून याचे कारण जाणून घेऊ हो इच्छितो श्री शुक म्हणतात शिवनेहमी आपल्या शक्तीने युक्त असतात ते सत्वाधी गुणाने युक्त असून अहंकाराचे अधिष्ठाते आहेत वैकारी, तैजस आणि तामस असे अहंकाराचे तीन भेद आहेत या त्रिविध अहंकारापासून दहा इंद्रिये पंचमहाभूत आणि एक मन असे सोळा पदार्थ उत्पन्न झाले म्हणून या सर्वांच्या अधिष्ठात्या देवता देखील कोणाचीही उपासना केल्यावर त्या देवतेनुरुप ऐश्वर्याची प्राप्ती होते परंतु श्रीहरी प्रकृतीपदीकडील स्वतः पुरुषोत्तम असून प्राकृत गुणरहित आहे ते सर्वज्ञ आणि सर्वांच्या अंतकरणाचे साक्षी आहेत जो त्यांचे भजन करतो तो स्वतः सुद्धा गुणात्तीत होतो तुझे आजोबा धर्मराज युधिष्ठेत यांनी अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर भगवंतांकडून विविध प्रकारच्या धर्मांचे वर्णन ऐकते वेळी हाच प्रश्न विचारला होता जे मनुष्य मनुष्यमात्रांच्या कल्याणासाठी यदूवंशामध्ये अवतरलेले होते त्या भगवंतांनी युधिष्ठिरांची ऐकण्याची इच्छा पाहून संतुष्ट होऊन असे उत्तर त्यांना दिले भगवान श्रीकृष्ण म्हणाले ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचे सर्व धन मी हळूहळू काढून घेतो तो, तो जेव्हा निर्धन होतो तेव्हा त्याचे बांधव दुःखाकूल झालेल्या त्याला सोडून जातात मग तो धन मिळवण्यासाठी उद्योग करू लागतो तेव्हा मी त्याचे ते प्रयत्न सुद्धा निष्फळ करतो त्यामुळे तो कंटाळून माझ्या भक्तांशी मैत्री करतो तेव्हा मी त्याच्यावर कृपा करतो माझ्या कृपेने त्याला परमसूक्ष्म अनंत सच्चितानंद स्वरूप अशा परब ब्रह्माची प्राप्ती होते अशा प्रकारे माझी आराधना करणे अत्यंत कठीण आहे हे जाणून लोक मला सोडून इतर देवतांची आराधना करतात नंतर ते लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांकडून राज्य वैभव इत्यादी मिळवून उन्मत्त होतात आणि आपल्याला वर देणाऱ्या देवतेलाही विसरतात उलट त्याची अवहेलना करतात श्री शुक म्हणतात परीक्षिता ब्रम्हदेव विष्णू महादेव इत्यादी देव शाप आणि वर देण्यास समर्थ आहेत परंतु यापैकी महादेव आणि ब्रह्मदेव लवकर वर किंवा शाप देतात परंतु श्रीविष्णू तसे नाही याविषयी हा एक प्राचीन इतिहास सांगतात एकदा वृकासुराला वर देऊन भगवान शंकर संकटात सापडले होते वृकासूर हा शकुनीचा पुत्र होता तो दुष्ट होता एके दिवशी वाटेत त्याने नारदाना पाहून विचारले तिन्ही देवांपैकी लवकर प्रसन्न होणारे कोण नारद म्हणाले तू भगवान शंकरांची आराधना कर त्यामुळे तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल ते थोड्याशा गुणांनी चटकन प्रसन्न होतात आणि थोड्याशा अपराधानेही चटकन रागावतात रावणाने आणि बाणासुराने भाटांप्रमाणे त्यांची थोडीशी स्तुती केली जव्हा ते त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना अतुलनीय ऐश्वर्य दिले नंतर रावणाने कैलासुचलल्यामुळे आणि बाणासुराच्या नगर रक्षणाचा भार घ्यावा लागल्यामुळे ते संकटात सापडले होते हे ऐकून वृकासूर केदार गेला आणि अग्नीला भगवान शंकरांचे मुख समजून आपल्या शरीराचे मांस तोडून अग्निमधे हवन करून त्यांची आराधना करू लागला अशा प्रकारे सहा दिवस उपासना करून सुद्धा शंकरांचे दर्शन त्यांना झाले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले सातव्या दिवशी केदार तीर्थात स्नान करून त्याने आपले केस ओले झालेले मस्तक कुरणीने तोडून त्याचे हवन करावे असे ठरवले जगामध्ये जसा एखाद दुसरा दुःखाने आत्महत्या करू लागला तर आपण त्याला वाचवतो त्याप्रमाणे परमदयाळू भगवान शंकराने अग्निदेवाप्रमाणे अग्निकुंडातून प्रगट होऊन आपल्या दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अडवले त्यांचा स्पर्श होताच ब्रुकासुराचे शरीर जसेच्या तसे परिपूर्ण झाले भगवान शंकर ब्रुकासुराला म्हणाले वच्छा, थांब थांब मी तुला पाह्य तो वर देतो माग मला फक्त पाणी अर्पण केल्यानेही मी माझ्या शरणागत भक्तांवर संतुष्ट होतो अरे तू विनाकारण शरीराला का कष्ट देतोस अत्यंत पापी अशा त्याने सर्व प्राण्यांना भयभीत करणारा असा वर मागितला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवी तो मरून जावा परीक्षिता त्याची ती विनंती ऐकून भगवान रुद्र सुरुवातीला थोडेसे नाराज झाले पण नंतर हसून म्हणाले ठीक आहे असे म्हणून या वराने त्यांनी देणू सापाला अमृत पाजले भगवान शंकर असे म्हटल्यावर मृकासुराच्या मनात पार्वती देवींचे हरण करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि त्या वराची परीक्षा घेण्यासाठी तो असुर त्यांच्याच मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा आपण दिलेल्या वराने शंकर भयभीत झाले तो त्यांचा पाठलाग करू लागला आणि ते त्याला भिवून कापत कापत पळू लागले ते पृथ्वी स्वर्ग आणि दिशांच्या शेवटांपर्यंत पळत गेले तरी सुद्धा तो पाठलाग करीत असल्याचे पाहून ते उत्तरेकडे गेले मोठमोठे देव हे संकट टाळण्याचा काही उपाय न सुचल्याने स्तब्ध राहिले शेवटी ते अंधाराच्या पलीकडे असलेल्या प्रकाशमयाैकुंठ लोके गेले जगताला अभय देऊन स्वतः शांत असणाऱ्या संन्याशांचे एकमेव आश्रयस्थान असलेले नारायण जिथे निवास करतात आणि जिथे गेल्यावर जीवाला परत पृथ्वी तलावर यावे लागत ना नाही त्या वैकुंठात श्री शंकर गेले भक्तांचे भय नाहीसे करणाऱ्या भगवंतांनी पाहिले की शंकर मोठ्या संकटात सापडलेले आहेत तेव्हा ते आपल्या योगमायेने ब्रम्हार्याचे रुप घेऊन दुरूनच वृकासुराकडे येऊ लागले त्यांच्या कमरेला मूंजगताची दोरी हरिणा झील एका हातात दंड आणि दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ होती त्यांचे तेज धगधकत्या आगीसारखी होते देले होते। बहाणा नमस्कार केला। श्री भगवानी नंदना तू अत्य थकतार विश्रांति घे पहा शरीर सर्व सुखे उपभोग गृहस्थ ये तू काोस मानने सारे संग कर कि लोक सहायकांच्या द्वारा आपली कामे करून राहतात श्री शुक म्हणतात भगवंतांनी अमृत मधुरवाणीने असे विचारल्यावर थकवा दूर झालेल्या त्याने आपली तपश्चर्या वरप्राप्ती आणि शंकरांचा पाठला हे सर्व पहिल्यापासून सांगितले श्री भगवान म्हणाले असे असले तरी आम्ही त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवित नाही कारण दक्ष प्रजापतींच्या शापाने तो पिशाच झाला आहे आणि स्वतः तो प्रेतपिशाचं राजा आहे हे दानवराज जर तू त्या जगत गुरुवर विश्वास ठेवत असेल तर लगेच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून परीक्षा कर हे दानव श्रेष्ठा शंकरांचे म्हणणे जर कोणत्याही प्रकारे खोटे ठरले तर त्या खोटे बोलणाऱ्या मारून टाक ज्यामुळे तो पुन्हा कधीही खोटे बोलणार नाही भगवंतांच्या त्या अशा अतिशय गोडवाणीमुळे त्याची विवेकबुद्धी नाहीशी झाली आणि त्या मूर्खाने वर विसरून स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला त्याच क्षणी त्याचे डोके फुटले आणि तो डोक्यावर वज्र पडल्यासारखा जमिनीवर कोसळला त्यावेळी आकाशात देव जय जयकार नमस्कार आणि वाहवाह व्हा वाह असा घोष करू लागले पापी वृकासूर मेल्याबरोबर देवता ऋषी पितर आणि गंधर्व भगवंतांवर पुष्पवर्षाव करू लागले अशा रीतीने शंकर त्या संकटातून मुक्त झाले भगवान पुरुषोत्तम भयम्क्त झालेल्या भगवान शंकरांना म्हणाले की देवादि या दुष्टाला त्याचा पापांनीच नष्ट केली हे परमेश्वरा महापुरुषांचा अपराध करणारा कोणता दळभरी प्राणी सुखात राहील आपण तर स्वतः जगद्गुरु विश्वेश्वर आहात व आपल्या बाबतीत काय सांगावे अनंत शक्तींचे समुद्रच अशा साक्षात परमात्मा श्रीहरींची शंकरांना संकटातून सोडवण्याची ही लिला जो कोणी दुसऱ्यांना सांगतो किंवा स्वतः ऐकतो तो संसार बंधनातून आणि शत्रुभयापासून मुक्त होतो अध्य अठ्ठाईशिवा समापतौ